महाराज म्हणतात की माझे श्रीगुरु मायावृत्ती हत्तीला हत्तीचं आणि सिंहाच वाकड आहे तर माझे श्रीगुरु हरित स्वरूप आहेत हरित स्वरूप आहेत म्हणजे ब्रह्मस्वरूप आहेत असाही अर्थ होतो आणि हरिस्वरूप आहेत म्हणजे सिंह आहेत असा पण अर्थ होतो माया कुंजराचा विनाश करणारे माझे श्रीगुरु असल्या कारणाने माझे श्रीगुरु माया नावाच्या हत्तीचा विनाश करून मुक्त मोतीयाचा गुरु त्याचं भोजन घालणारे असल्याकारणाने जीवविता श्रीगुरु म्हणून हे समर्थ आणखी समर्थतेविषयीची आपण त्या दुसऱ्या प्रकरणात वर्णन केलं असल्या कारणाने इथे आता आपल्याला काही सांगायचं नाही म्हणून समर्थ आश्री गुरु राया आपण आम्हाला आम्ही नाही आपण आम्हाला एवढ्या दशेला आणून पोहचवलोय एक त्याला मला स्वतःला अशा आनंद भूमिकेवर आपण आणून मला सोडलेला आहे की ज्या आनंद भूमीवर ज्या आनंद आनंद भूमिकेवर मी केवळ आनंदाचा आपण मला आणलेला आहे असं मला वाटतं श्री गुरूंच्या कृपेने मी एवढ्या मोठ्या भूमिकेवर येऊन पावलो की आता आनंदाद्वय स्वरूपतेला मी पावलो असल्या कारणाने या आनंद अद्वय स्वरूपतेचा व्यवहार करण्यास जोगा आता स्वामी एवढी आनंदभूमी घे केले श्री ज्ञानेश्वर या होंदन करतात शिवा शिवा म्हणण्यामुळे काल आपल्याला सांगितल्याप्रमाणे धन्यता म्हणजे फलीभूत जीवनाला धन्यता आहे ज्या जीवनाला पूर्णता असते ज्या जीवनाला फलीभूत असते त्याला धन्यता म्हणतात ज्या जीवनामध्ये अपूर्णता जीवन आहे त्याला धन्यता म्हणत कदाचित उत्कर्ष असते इंद्रचंद्र महेंद्र इत्यादी ऐश्वर्याला पाहिला असताना उत्कर्ष आहे वाढ आहे पण त्याची फलीभूतता नसल्या कारणाने त्याला धन्यता दिली जात नाही धन्य आम्ही जन्म आलो दास विठोपाचे झालो भगवत दास होणं भगवत शरणागती पत्करणं भगवत भक्ती करणं वा भक्तीने आत्ता चाललेल्या सहजोगास्तीला प्राप्त होणं ही खरी धन्यता आहे व्यवहाराचा पण सामान्य व्यवहाराला ही धन्यता देतो ही गोष्ट आलाही किंवा दुसऱ्या शब्दात बोलायला गेलं तर आपल्या एक व्यवहाराची सात्विक स्थिती म्हणून धन्यता गाणं ही गोष्ट दुय्यम आहे मुख्य धन्यता हे ज्ञानोत्तर ज्ञानपूर्ण अशा महात्म्याकडून आणि जी त्या फलिभूततेनंतरची घडणारी जी सहज उपासती त्या सहजोपासतीच्या दृष्टीने त्याला धन्यता आहे म्हणून शिवा शिवा समर्था श्रीगुरु राया हे स्वामी आपण श्रीगुरु आहात समर्थ आहात समर्थता आणि स्वामित्व या दोन गोष्टी एकत्र नांदणं हे अति अवघड काम आहे कदाचित स्वामित्व असतं तर समर्थ असत नाही एखादा माणूस समर्थ असतो तर त्याच्या हातात काही सत्ता नसतो कोणाचा स्वामी नसतो या दोन्ही गोष्टी आपल्या ठिकाणी एकत्र झालेल्या आहेत हे याचं वैशिष्ट्य असल्या कारणाने आपण स्वामी आहात आणि समर्थ आहात सत्ताधारी मालक आहात असा त्याचा अर्थ झाला काल सांगितल्याप्रमाणे मालक आहे मी पण माझी सत्ता चालत नाही का उपयोग आहे त्याचा त्या मालक म्हणण्याला काय अर्थ राहत नाही अगदी त्याच पद्धतीने आपण स्वामी आहात आणि आपण समर्थ आहात म्हणून धन्य आम्हाला हा हो म्हणे धन्य झालो तुके संतांची आध आलो लोटांगणी आलो वैष्णव भार देखोनी असं महाराजांनी तिथे म्हटलेलं म्हणजे संत होणं संत जीवनाला प्राप्त होणं पूर्णतेला प्राप्त होणं हो हे या जीवनाच्या धन्यतेच मुख्य रूप असल्या महाराज म्हणतात मी आज, <coughs> आज धन्य झालोय त्या पद्धतीने धन्योद्गार असं म्हणता आपण आम्हाला एकट्याला अशा एवढ्या आनंद भूमिकेवर आणून सोडलेल्या आहे व्यवहारात आनंद भूमिकेच जर आपण चिंतन केलं तर आपल्याला असं दिसून येईल की व्यवहारातल्या सगळ्या आनंद भूमिका ह्या भोग सापेक्षा आहे ब्रह्मस्तंभ पर्यंत सगळ्या सुखाच्या अवस्था आनंदाच्या अवस्था या केवळ भोगावर अवलंबून भोग सापेक्ष या अवस्था आहे भोग निरपेक्ष अवस्था म्हणून ज्याला म्हणता आणि आनंदाची म्हणता येईल आपण आम्हाला प्राप्त करून दिलीत आणि या आनंद भूमीवर व्यवहार करण्या जोगा आम्हाला आपण केलं म्हणजे आनंद भूमिकेवर प्राप्त झाल्यानंतर आनंदाचा व्यवहार व्हावा सुखाचा व्यवहार व्हावा अशा या जीवनमुक्त दशेला अशा या सहज स्थितीला आपण स्वतः स्वामी आहात समर्थ आहात श्री हो गुरु हो तुम्ही गुरु आहात अर्थात शिष्याचा अज्ञान निवृत्त करून त्याला कृतार्थ करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी आहे एकच नव्हे तर ज्या ठिकाणी अहम तुम इथे भेदा न विद्यते मी आणि तू अशा प्रकारचा जो भेद आहे आपण आणि मी अशा प्रकारचा भेद जो आहे तो या ज्या स्वरूपाच्या ठिकाणी येत किंचितही संभवत नाही या भेदाचा जिथे त्रैकालिक अत्यंत अभाव आहे एकच दशे असनंदसागर अशा दशेमध्ये अशा आनंद सागरामध्ये आपण आम्हाला आणि आणून पोहोचवलं नाम योगेन हेच आणि गुरुकृपेच खरं फल आहे या हो, गुरुकृपेच्या हो गुरु फलाला जाणूनच ज्ञानेश्वर महाराज आणि गुरुंच आणि वर्णन करतात गुरूंची धन्यता गात असा त्यातला अर्थ आहे सागरे कृपायोगेनुसार फलम अत हा हे श्रीगुरुकृपेचं फल असल्या कारणाने श्रीगुरुं स्त्री श्रीगुरूंची स्तुती करतात श्रीगुरूंचं वर्णन करतात मागे ज्ञानेश्वर महाराजांनी याचं बरंच वर्णन केलं आहे त्याचा फक्त उल्लेख करून मी जातो त्याचं कारण त्याच त्यावेळी आपण विवरण ही केलं असल्या कारणाने आता फक्त स्मरण होण्यासाठी म्हणून मागचा उल्लेख फक्त करतो ज्ञानेश्वर महाराजांनी हीच गोष्ट मागे गुरुंच्या विषयी सांगत असताना आम्हाला गे गुरुदेवे आम्हीच केलो असं स्वच्छ म्हटलेले हे आम्हीच आम्ही जे आहोत उर्वरित मात्र टळटळीत एकता येईल ज्याला एकमेवा द्वितीय अशी ब्रह्मस्थिती म्हणता येईल ते ब्रह्मस्थिती प्राप्त करून दिली श्री गुरूंनी म्हणून त्याचा व्रास करताना आम्हाला जे गुरुदेवी आम्हीची केलो असं म्हटले किंबहुना श्री निवृत्ती ठेवील असो जे स्थिती ते काय देव हा ती माझ्या श्रीगुरु निवृत्तीनाथांनी मला ज्या ब्रम्हतीमध्ये नेऊन ठेवलं ते आता ने थी थी ने। <coughs> मी आता वाढीने स्वरूपाची असल्या मी तुम्हाला त्याचं वर्णन करून सांगू शकत नाही उलट महाराजांनी वर्णन करताना असं म्हटलंय <coughs> दुसऱ्या प्रकरणामध्ये श्री गुरूंच्या सामर्थ्याचं वर्णन करताना एकानेक पद्धतीने वर्णन करून सामर्थ्याचे निके शिवा शिवाचेही गुरुत्व जिंके श्रीगुरूंचं सामर्थ्य एवढा आहे शिवापेक्षाही यांचं सामर्थ्य अधिक आहे त्याचं कारण हे ब्रह्मरूपतेला मिळून गोचवतात हा त्यातला मुख्य भाग आहे म्हणून निखिल चक्रवर्ती माझे श्री गुरु म्हणजे सर्व सर्व चक्रवर्ती अशाच प्रकारचे सार्वभौम स्वरूपाचे असल्याकारणाने माझ्या श्री गुरुंचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण स्वरूपाचं असल्याकारणाने त्यांचं अनन्यसाधारण स्वरूपाचं स्वामी केलं असल्याकारणाने विस्ताराने वर्णन केलं असल्याकारणाने त्याचं के नुसतं इथे स्मरण करून द्यायचं की अशा प्रकारचे हे समर्थ स्वामी असल्याकारणाने तिथे दादाने असा उल्लेखही एक केला आहे की यावत आयुष्य किंवा यावत त्रयो असं म्हटलेलं आहे त्याचा अर्थ असा की मनुष्याला जीवनभर आयुष्यभर हे तीन वंदनीय अगोदर ज्ञानप्राप्तीसाठी आणि नंतर कृतघतेचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून कारण असं आहे कि मनुष्य एक प्राणी असा आहे की त्याला कृतज्ञ आणि कृतज्ञ याचा स्वभाव याचा फरक कळतो इतरांना हा फरकही कळत नाही तेव्हा या मनुष्याच हे काम आहे की त्याने कृतज्ञ कृतज्ञ शब्दाचा अर्थ केलेल्या उपकाराची परत फेड केली पाहिजे पण निदान जाणीव केलेल्या उपकाराला जाणणारा असं त्याला म्हटलं जात तेव्हा ही कृतज्ञता चित्तामध्ये असली म्हणजे मनुष्य ती उल्लंघन तो करीत नाही ती तो पाळीत असतो निदान कृतघ होत नाही एवढं तसं महत्व असल्या कारण आयुष्यभर हे तीन वंदनी आहे त्यात सुद्धा बारकाव असा आहे की मुमशेमध्ये हे वंदनी असले पाहिजेत असं विधान आहे आणि ज्ञानोत्तर विधान नाही पण कृतज्ञता दोष निवारणासाठी त्याच्या हातून सहजतेनेत आणि त्यानं वंदन केलं जातं कारण तत्वज्ञान हे त्याला विनम्र बनवीतात तत्वज्ञान विद्या ददा या न्यायाने तो सहज फिभूत जीवन आता असल्या कारणाने त्याचं जीवन फलीभूत झालं असल्यामुळे त्या फलभाराने तो लवतो फळली या शाखा भूमी ती उतरे देखा अगदी त्याच पद्धतीने सर्व भूतमात्रांच्या विषयी विनम्र भावाने तो वर्तणारा असतो वागणारा असतो हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे अशी धन्यता अनेक ठिकाणी गाठ पडली त्या सद्गुरूंच्या शिष्याच्या मुखातून असे धन्योद्गार निघाल्याचे आपल्याला दिसून येते पंचदशेमध्ये याचा तर स्वतंत्र उल्लेख पाच सहा श्लोकांनी केला आहे अहो शास्त्रमो शास्त्रम अहो गुरु अहो गुरु अहो ज्ञानं, अहो ज्ञानम अहो सुखम अहो सुखम असं स्वतः पंचदशी मध्ये महाराजांनी लिहिले धन्य ते शास्त्र आहे धन्य ते श्रीगुरु आहे काय त्या श्रीगुरूंची योग्यता सांगावी काय ते ज्ञान कोण ते सुख कि ज्या सुखामध्ये भोग निरपेक्ष आहे ज्या सुखामध्ये निर्तिशयत आहे ज्या सुखामध्ये दुःखाचा लेश नाही दुःख असंभिन्न स्वरूपाचा सुख असल्या कारणाने मोठा चमत्कार आहे किंवा ही सर्वच गोष्ट चमत्कारात्मक आहे शास्त्र ही चमत्कार आहे श्री गुरु चमत्कार आहे त्यांच्यापासून प्राप्त झालेले हे सुख हेही चमत्कार आहे मी धन्यतेला पावलो हेही सुख आहे कृतकृत्य झालो हे पण सुख आहे इतकं नव्हे तर आनंदाच्या शिखरावर मी जाऊन पोचलो हे धन्यतेच मुख्य वर्म अशा सर्व प्रकारे धन्यता असल्या महाराज म्हणतात आम्हाला गुरुदेवी आम्हीच केलो आमच्यासाठी आम्हीच आहोत या म्हणण्यामध्ये आमच्या विना दुसरा पदार्थ आम्हा विना दुजे स्वतंत्राचे अजिबात नाही जन्माला एका अशा शिखरावर ज्ञान आपण आम्हाला प्राप्त करून दिलं म्हणून श्री गुरुच्या विषयी धन्यता शिवा शिवा समर्था स्वामी एवढे आनंदभूमी या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आनंद आनंदभूमीवर आनंदाचा व्यवहार केला जातो मराठीची नगरीचा हो जा। सुखाचीच देवघेव होईल आनंदाचाच व्यवहार होईल असा आहे की मूळ शुद्ध ब्रम्ह चैतन्य हे आनंद रूप आहे उपाधीचा संबंध झाला तर आनंदाचा व्यवहार व्हावा दुःखाचा लेखही हसत नाही दुःख कधी निर्माण होतं उपाधीच्या ऐवजी विशेषण निर्माण झालं म्हणजे दुःखाला सुरुवात होते उपाधीमुळे मनुष्याला प्राप्त होतो म्हणून आपण आपल्या अंतरकरणाला उपाधी समजतो का विशेषण समजतो याच्यावर अवलंबून आहे विशेषण समजायला लागलो की दुःखाची सुरुवात झाली समजायची आपण उपाधीने असलो तर सुखामध्ये सुखाचा व्यवहार आहे निरुपाधिक स्थिती घेतली म्हणजे केवळ सुखरूप आहे म्हणजे निरुपाधिक स्थिती केवळ सुख आहे स्थितीत सु अभ्यासाने पुढच्या अवस्थेला पोहोचला तर उपलक्षण मे व्ययम न्यस्तरंग चदंबे हे असं अद्वैत मकरंदामध्ये लक्ष्मीधर कवीने असं म्हटलेलं आहे चैत्यो पराग रूपा मे साक्षितान तात्विकी उपलक्षण स्वरूप असलेला साक्ष असेल तर मी साक्षी ना साक्ष पदार्थ होत नाही तर मी साक्षी कोणाचा म्हणून मला साक्षी जे म्हटलं जातं ते सुद्धा एक प्रकारचं उपलक्षण आहे साक्षी अशा स्वरूपाचा तो असल्या साक्षी तुम्हालाही प्राप्त होत नाही कोणाला हातभारही लावत नाही आरंभी आपल्याला सांगितल्याप्रमाणे निदान प्रारंभाला हात लावून भूमिपूजन करतो नारळ फोडतो काहीतरी हाताला हात तरी लावतो हाताला हात लावित नाही पायाला हात लावित नाही काही करीत नाही हातातला मुख्य अर्थ या अवस्थेमध्ये अशा अवस्थेला मला गुरुने पोहचवलं हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे अशी ही अव्यवहार्य दशा आणि त्या अव्यवहार्य दशेमध्ये उपाधी आली तर फक्त सुखाचा व्यवहार घडतो म्हणून घे ते आम्ही ऐसे केले आनंदाचा आनंदाच्या भूमीवर आम्ही फक्त व्यवहार करावा अशा स्थितीला आमच्या श्रीगुरूंनी आम्हाला ठेवलं ही चार श्री गुरुरायांची अतिशय कृपा आहे आणि हे त्यांचं खरं ऐश्वर आहे म्हणून कुणी विचारेल का तुम्ही एवढं श्री गुरुचं वर्णन करता एवढी त्यांची धन्यता गाता त्यांना समर्थ म्हणता त्यांना स्वामी म्हणता काय बरं तुमच्यासाठी गुरुंनी केलं असं सांगा त्याचं स्वरूप तर सांगा खरं आम्हाला आमच्या गुरुदेवाने आम्हाला आमच्या सारखं केलं आम्हाला गे गुरुदेव आम्हीच केले आम्हाला आम्हीच केले आम्हाला आम्ही केले म्हणण्यामध्ये आम्हाला कळत नाही आम्हाला असं सांगा की आम्हाला गे गुरुदेवे आम्ही केले म्हणजे काय केलं त्याचं नक्की स्वरूप असं काही सांगता येईल का असं जर ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं आपण तर ज्ञानेश्वर महाराज त्याचं उत्तर देतात किंवा ज्ञानीपुरुष त्याचं उत्तर देतात जीवनमुक्त पुरुष त्याचं उत्तर देत काय केलं त्यामुळे माझ्या गुरुंनी काय केलं जागा असणाऱ्या आणखीन काय हा जे नाही ते अज्ञान निवृत्त केलं असं आमच्या श्री गुरुना आमचं आपण आम्हाला दिलं हा आपला नवला या म्हणण्यातला हा शब्दचा अर्थ झाला है, है कि जोत्न उत्तान अशा रूपाने निघणारा शब्दांचा अर्थ आहे त्या दृष्टीने पाहिलं तर एवढा अर्थ जाग्याला जाग केलं नाही ते आज्ञान निवृत्त केलं आमचे आपण आम्हाला दिले हे आपलं नवलाव्याचं स्वरूप आहे हा तुमचा नवलाव आहे ही तुमची अपूर्व आई आहे असा याचा धावता शब्दार्थ आहे तात्पर्य असा की जाग्याला जाग केला त्याचा अर्थ असा आहे विमुक्तश्च विमुच्छ मुक्त असणारालाच मुक्त केले आत्मा कधी पद्धतीला पावलाच नेतो नित्यमुक्त आहे का नित्यमुक्त आहे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावान असं त्याचं वर्णन केलंय असं का त्याचं कारण असं आहे की आत्मा जर पारमार्थिक सत्तेत आहे तो त्रिकाला बाधित स्वरूपाचा आहे आणि त्याला बंधनात टाकणारी जी उपाधी आहे अविध्या असो अंतःकरण असो का आणखीन रूप असो ही उपाधी आहे प्रातिभाषिक प्रातिभाषिक सत्तेत असलेली उपाधी पारमार्थिक सत्तेत असलेल्या आत्म्याला बद्ध करीलच कशी याला म्हणायचं नित्यमुक्त म्हणजे बंधाचा त्रैकालिक अत्यंत अभाव त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे असा असल्यामुळे आणि अत्यंत अभाव सांगण्याचं तरी तात्पर्य काय अज्ञानी जीवाला त्याची प्रती येते म्हणून त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव सांगायचा नाही तर ज्या ज्ञानी पुरुषाला अज्ञानाची व अज्ञान कार्य जगताची प्रतिती येत नाही त्याच्या दृष्टीने या अज्ञानाचा व जगताचा त्रैकालिक अत्यंत अभाव सांगणं हेही कमीपणाचा आहे असा आत्मस्वरूपाचा भाग असल्या महाराज म्हणतात की ज्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान हे कधी नाहीच आमच्या गुरुदेवाने आम्हाला आहे ते आमचा आम्हाला प्राप्त करून दिलं हा त्याचा नवलाभ आहे शास्त्रामध्ये याला म्हणतात नित्यमुक्त आहे त्या प्राप्तांची प्राप्ती आणि नित्य निवृत्ती हा या म्हणण्याचा अर्थ आहे जाग्याला जाग करण म्हणजे प्राप्त असणाऱ्याला प्राप्त केलं मुक्त असणाऱ्याला मुक्त केलं कारण मुळचा हा नित्यमुक्त आहे तो कार महाराजांचा एक अभंग असा आहे मुक्त होता परी बळी झाला घेतले जडून वर्म निर्णय कोण करीतो मी पापी आहे मी पुण्यवान आहे वास्तविक हा अकर्ता भोगता आहे कर्तृत्व हे सगळं अधिष्ठान कसा कर्णंच पृथक विधम विविधाष्ट पृथक तेष्ट्र पंचम असे त्या छंदे जग विनोद असेन मी आणि माझे हा छंद घेऊन अकारण हे जग विवळत आहे दुःख करीत आहे खेद करीत आहे शोक करीत आहे वास्तविक असा शोक करण्याचं काही कारण नाही याला म्हणायचं नित्य प्राप्त नित्य मुक्त असला पण हा अकारण पावला म्हणून मुक्त असणाऱ्याला मुक्त श्री गुरु करतात ब्रम्ह असणाऱ्याला ब्रह्मरूप करतात खर तर असा आहे की खराच जीव जर ब्रह्म नसता ते दोन स्वरूपाने जीव आणि ब्रह्म हे दोन स्वरूपाने जर वेगळे असते तर यांचं एकत्व एक कधीही घडलं नसत कारण जे दोन पदार्थ स्वरूपाने भिन्न असतात त्यांचं एकत्व कधी घडतच नाही खडे आणि तांदूळ एक दोन भिन्न आहेत हे दोन जर एकत्र केली तर ते खडा कधी तांदूळ होणार नाही तांदूळ कधी खडा होणार नाही कारण ते दोन स्वरूपाने भिन्न आहेतच जे स्वरूपात हा भिन्न आहे स्वतंत्र सत्तेने त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे दोघांना तर त्यांचं एकत्व घडणार नाही इथे जीव ब्रम्हरूप होतो याचा अर्थ पूर्वीचा तो ब्रम्हरूप आहे म्हणून तो ब्रम्हूप होतो याला प्राप्ताची प्राप्ती असं म्हटले आणि अज्ञानाची निवृत्ती म्हणण्याबद्दल महाराज म्हणतात नाही ते अज्ञान नाही असं केलं हाही यांचा नवलाव नित्य निवृत्ताची निवृत्ती केली हा या श्री गुरूंचा नवलाव आहे त्याचा अर्थ असा आहे की ज्याला अस्तित्व आहे ज्याला अस्तित्व आहे जी सदा प्रसिद्ध आहे त्याला कधीही नास्तिका प्राप्त होतो नावो विद्यती ना सका असल्याने नित्य प्राप्त असल्या आत्म त्याचा कधी अभाव होणार नाही आणि ज्याचा अभाव आहे त्याला कधी अस्तित्व प्राप्त होणार नाही अशी स्थिती असल्या कारणाने आत्मस्वरूपा त्या ठिकाणी बंध कधी नव्हता झाला नाही प्रपंच एक झाला होता हे तो समूळ मिथ्या पुढे होईल मागवता कदा कल्पांती घडेन असं जसं न झाला प्रपंच आहे परब्रम्ह त्या दृष्टीने बंध निर्माणच झाला नाही असा असल्या कारणाने मग प्राप्तची प्राप्ती व नित्य निवृत्ती असा व्यवहार तरी कसा होतो तर त्याचं उत्तर दिले मध्य भ्र मानल्यामुळे हा व्यवहार होतो एरवी हा व्यवहारही होण्याचं काही कारण नाही ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की आपण मागपासून असं म्हणताय की आम्हाला गे गुरुदेवी आम्ही केलो हे तरी म्हणायचं काय कारण मग आम्हाला म्हटलेला आहे म्हणण्यामध्ये अहम रूपाने त्याचा प्रत्यय येतो आणि अहमचा आत्मा वाच्य नाही त्या मीला अर्थात साक्षीला त्याच्या स्वरूपावर त्याने प्राप्त करून दिलं म्हणजे भ्रमाची निवृत्ती केली पण अहम प्रत्ययाच्या निमित्ताने आम्ही असे आम्ही म्हटले आम्ही आम्ही असं जे म्हटलं त्याचं कारण अहम प्रत्ययाला धरून आम्ही हे बोललेलं आहे वास्तविक आम्हाला आम्ही म्हणण्यामध्ये काही वेगळं असते तो सांगायचं नाही उलट सर्वांच्या विषयी ज्ञानेश्वर माउली असं म्हणते सर्वांच्या हृदय देशी मी अमोका आहे सर्व लोकांना रूपाने होणारं जे प्रत्यक्ष ज्ञान ते त्या प्रत्यक्ष ज्ञान आहे बाबतीत आहे तर ज्ञानेश्वर बाबतीत हे त्याहून सत्य आहे ते महाराज म्हणतात मी जे मला आम्ही या शब्दाने व्यवहार केला असं आपल्याला वाटत अहम प्रत्य निमित्ता ने किला के अहम प्रत्यय वास्तविक स्वतः सिद्ध मे स्वरूप है केवल दृणम स्वरूप है अज्ञेय स्वरूप है अवाच्य स्वरूप है तो दृम स्वरूप है आणि त्याच्या अस्तित्वाला दुसऱ्याची कोणाचीही आवश्यकता लागत नाही विराजते ते माझं जे स्वरूप आहे ते स्वतःच्या इतकं तर विमुक्त विमुख्यामध्ये ते जसच्या तसं आहे तसं आहे स्वतः सिद्ध आहे असं तसे असे आहे आणि अन्यांच्या अस्तित्वाची अपेक्षा न बाळगता आपल्या अस्तित्वानं ते आहे असं असल्यामुळे माझ्या श्री गुरुंनी प्राप्तचीच प्राप्ती करून दिली नित्य निवृत्ताचीच निवृत्ती केली हा त्यांचा नवलाव आहे तरी सुद्धा एक माणसाच्या मनात येईल की प्राप्तची प्राप्ती नित्य निवृत्ताची निवृत्ती नवलाव काय हो हा नवलाव नुणा आहे कि नित्य प्राप्त असलेला आत्मा प्राप्त आहे आणि नित्य निवृत्त असलेला अज्ञान सदाच निवृत्त आहे हे रहस्य समजलं होत का हे रहस्य समजलं हेच गुरुकृपेच वैभव आहे निवृत्ताची निवृत्ती नाही केली नित्य निवृत्त आहे सिद्ध केलं ही गुरुकृप गुरु गुरु. प्राप्ताची प्राप्ती नाही नित्य प्राप्त आहे सांगितलं ही गुरुकृत गुरुकृपेने गुरु गुरु गुरु गुरु गुरु गुरु काय कळलं नित्य आत्मा प्राप्त होता अज्ञान नित्य निवृत्त होत पण त्याचा नाहीचा निश्चय होत नव्हता म्हणून अज्ञानाविषयी नित्य निवृत्ताविषयी नाहीचा निश्चय करणं व नित्य प्राप्ताविषयी प्राप्तीचा म्हणजे ते नित्य प्राप्त आहे ते माझं स्वरूप आहे असा निश्चय करणं हे फक्त गुरुकृपेने संभव नाही संभवत नाही हीच गुरुकृपा प्राप्ताची प्राप्ती नाही करून दिली प्राप्त नित्य प्राप्त करून दिला नित्य निवृत्ताची निवृत्ती नाही केली नित्य निवृत्ताची निवृत्ती विषयी जो निर्धार नव्हता तसा निश्चय करून दिला दोरीवरील तो सर्प नसे निश्चय नाही ता दोरीवर नाही त्याच्यावर नाहीचा निश्चय नाही हा तो निश्चय करून देणे कर्तव्य ती माणसाला फक्त एवढं कर्तव्य आहे एवढा निश्चय त्याने त्याला करून देणं एवढंच गुरूंचं कर्तव्य नित्य प्राप्त विषयी प्राप्तीचा नित्य निवृत्ता परिभाषेत बोलायचं झालं तर गुरुघरच्या खुणा त्या खुणा समजण्याकरता गुरु घर आहे गुरु घराने नित्य प्राप्तांची प्राप्ती नाही करून दिली नित्य निवृत्ताची निवृत्ती नाही करून दिली मध्यंतरी भ्रमामुळे जरी हा व्यवहार घडत असला तरी नित्य प्राप्त असलेल्या विषयी प्राप्तीचा निश्चय होता नित्य निवृत्ता विषयी नाहीचा निश्चय नव्हता तो प्राप्तीचा आणि नाहीचा निर्धार करून देणं हे श्री गुरुंच कर्तव्य असल्यामुळे हे श्री गुरुंच्या कृपेच वैभव असल्यामुळे महाराज म्हणतात एवढ्या करता मी आम्हाला गुरुदेवी आम्ही केलो किंवा श्री गुरुंच्या शिवा शिवा समर्था स्वामी असं मी म्हणालो हे त्याच कारण आम्ही निखलवा तुझे वरील लोभे म्हणजे माझे साधे तू चिनी आणखीन गुरुंच्या कि हे श्री गुरु तुम्ही व माझे स्वरूप वस्तुत एक आहे तुम्ही आणि मी एक रूप आहोत आपण आणि असं समजूनही तुम्ही लोभाने अतिशय प्रेमाने आम्हाला जर माझे असे म्हणता तर हे काय झालं मी मूळचा तुमच्या स्वरूपाशी एक रूप असताना पुन्हा मला माझं म्हणायचं मी पुनरुक् ही पुनरुक्ती असं का त्याच कारण महाराज म्हणतात ही पुनरुक्ती आपण थोर आहात आपल्यालाही शोभली नसते आपल्या विना जर दुसरा कोणी असता तर त्याला ही पुनरुक्ती शोभली नसते आपण म्हणता म्हणून आपल्याला तर शोभते असा त्याचा अर्थ का त्याचं कारण आपण समजूनही म्हणत आहात तुमचे व माझे एकच स्वरूप असताना तुम्ही लोभाने आम्हाला माझे म्हणता हे पुनरुक्ती आहे पण ही आपली आपल्यालाच शोभते जसं काल महाराज म्हणाले की वंध्या पुत्र या शब्दामध्ये वंध्या पुत्र या शब्दाचा त्याला अर्थ माहीत नाही त्याला वंद्या शब्द पुत्र सांगणं हा निराळा कारण वंध्या पुत्र असं ज्याला माहित नाही त्याला जर वंद्या पुत्र शब्द ऐकायला मिळाला तर तो वंद्या पुत्राची मानसिक कल्पना कर कल्पना करून तो म्हणत असतो वंद्या पुत्र म्हणून कुणीतरी आहे अशी कल्पना मात्र त्याला एक कल्पना काय निर्माण करून त्या कल्पना कायने त्याला तो पाहतो पण त्याला हे ज्ञात आहे तो काय म्हणतो वंद्याला कुठे पुत्र असतो काय आणि तो कसा पुत्र समजतो किंवा समजून देण्याकरता वंदीला जसं पुत्र वान घ्यायची घरभरे लिवकर असं मौली म्हणाली मौलीला था त्याच्याविषयी ज्ञान आहे म्हणजे त्याच्याविषयीचा था त्रैकालिक अत्यंत अभावाचा निश्चय आहे मग काय झालं त्याला निर्धार आहे आणि तो ज्यावेळी असा वाकप्रचार करतो त्यावेळी त्या वंध्यापुत्राला कल्पनामय सुद्धा सत्ता नसते नाम मात्र सत्ता आहे वाचारंभण विकार हो नामधेयम केवळ वाचारंभण घडलं याच्यामध्ये वस्तुत्व अस्तित्व कधी सिद्ध होत नाही हे जसं वंद्या बाबतीत आहे तीच गोष्ट याही बाबतीत आपण लक्षात ठेव कि तुम्ही आणि मी एकरूप आहोतच एकरूप आहोत असा एक ज्याचा पूर्ण निर्धार आहे अशा निर्धाराच्या माणसानं लोभानं आपल्या शिष्याला माझं म्हणणं या म्हणण्यामध्ये त्यांच्या दृष्टीने केवळ वाचारंभण आहे तू मदरूप आहे त्याला माझं काय म्हणायचं आहे तू म्हणाले मग हे वाचारंभ आहे नाम फक्त आहे वस्तुस्थितीने तो भिन्न आहे त्याला माझं म्हंटल असा त्याचा अर्थ होत नाही अभिन्न असणाऱ्या माझ म्हणणं मधुरूप असणाऱ्या माझं म्हणणं यामध्ये केवळ वाचारंभ भिन्न आहे मदुरुपतीला पावला असा त्याचा अर्थ होत नाही ज्याप्रमाणे वंध्या पुत्राच्या बाबतीत नाही त्याला नाही असं म्हणणं जाणकार म्हणत असेल तर वाचारंभण आहे पण अज्ञानी म्हणत असेल तर त्याने त्याचे शरीर त्याच कल्पलेलं आहे बौद्धिक का होत नाही पण त्याने त्याला सत्ता दिली आहे बौद्धिक सुद्धा सत्ता द्यायची नाही असा असेल तर नित्य निवृत्ताविषयी निवृत्तीचा नाहीचा त्याचा निर्धार आहे नित्य प्राप्ती विषयी ज्याचा नित्य प्राप्तीचा निर्धार आहे अशा माणसाने जर निवृत्तीचा आणि प्राप्तीचा व्यवहार केला तर तो व्यवहार केवळ वाचारंभ असत शब्द मात्र असतो या व्यतिरिक्त वस्तू अस्तित्व त्याला नसतं म्हणून महाराज म्हणतात ही पुनरवृत्ती आपल्यालाच शोभते आपल्याला काय शोभते आपण त्याचे जाणकार आहात म्हणून शोभते हे अज्ञानी माणसाला शोभत नाही कारण तो त्याला बौद्धिक सत्ता देतो हे अज्ञानी आणि ज्ञानी पुरुषातली मुख्य गोष्ट केवळ वाचारंभण्याचा समजून व्यवहार करतो तो ज्ञानी आणि कल्पना मात्र का होईना त्याला सत्ता देतोनी इथे ज्ञानी पुरुष असल्या कारणाने आपण तज्ञ असल्या कारणाने कि म्हणून आपण स्वतः श्रीगुरु आहात आपल्याला ही गोष्ट माहीत आहे असं असूनही आपण लोभाने प्रेमाने आम्हाला माझे म्हणता ही पुनरुक्ती तुम्हाला शोभते त्याचं कारण भिन्न नाही असा निर्धार कोणता आहे माझं म्हणण्यामध्ये हे भिन्न नाहीत असा तुमचा पूर्ण निर्धार आहे हा मधरूप आहे असा आपला निर्धार असल्या कारणाने आपल्याला हे शोधते दुसऱ्याला का शोभत नाही तो मी आणि माझं म्हणतो त्यावेळी मी म्हणजे शरीराला धरून मी मी समजत असतो आणि माझं म्हणत असताना सुद्धा त्याच्या शरीराला धरून तो माझं म्हणत असं कोणी म्हणत नाही की मी म्हणत असताना आत्म्याला धरून मी आणि माझं म्हणत असताना त्याचा आत्मा मधुरूप आहे अशा दृष्टीने मी माझा व्यवहार प्रपंचामध्ये कोणाचाही होत नाही म्हणून त्यांची पुनरवृत्ती शोभत <laughs> त्यांना ही पुनरुक्ती शोभत नाही अज्ञानी माणूस एखाद्या पदावर कोणाला म्हणायला लागला हा माझा आहे नाहीतरी अज्ञानी म्हणतात कि नाही स्त्री पुत्र हे माझे ना तुझत आहे तर आम्ही कशाला म्हणतोय विचारतो आपल्याला काय की पुत्र कत कल वित्त हे सगळं माझंच आहे ना हो तुझंच तुझ्या सत्तेवर आम्ही कशाला सत्ता राबवतोय हे म्हणण्यामध्ये काय त्याला त्यांनी स्वतंत्र अस्तित्व दिलेलं आहे विन्न सत्ता त्याची कल्पून त्याला सत्यत्व देऊन ते माझे भोग्य आहेत असं समजून त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार करतो ते माझे भोग्य आहेत असं समजतो त्याचा मी भोगताय असं समजतो नवे नवे त्यामध्ये भोग व्यवहार झाल्यानंतर त्यापासून मला आनंदाची प्राप्ती झालं झाली असंही तो समजत असतो पण एवढं सगळं समजणं तो भ्रांत असल्याकारणाने त्यालाही पुनरुक्ती म्हणून शोभत या ज्ञानी पुरुषाला मात्र ही पुनरवृत्ती शोभते त्याचं कारण नित्य निवृत्ताविषयी निवृत्तीचा व नित्य प्राप्ताविषयी प्राप्तीचा एकत्वाचा निर्धार आहे आणि असा निर्धार असूनही आपण मला लोभाने माझं म्हणता म्हणून ही, ही पुनरवृत्ती आपल्याला साजेशी आहे दुसऱ्याला कोणाला साधणार वाचारंभण आहे तुमच्या दृष्टीनं माझं म्हणणं हेही वाचारंभण आहे नित्य निवृत्त असल्या अज्ञानाविषयी नाही विषयी नाही म्हणून सांगणं हेही वाचारंभण आहे असं म्हणून आपल्याला हे शोभतं असा या अर्थ आहे वास्तविक भवत स्वरूप मी आपल्या स्वरूपात आपलं माझं स्वरूप भिन्न नाहीये असं असूनही पुन्हा पुन्हा स्वरूपाशी मिळवलं हे भवत भूषण आहे अन्न हे शोभणार पुनरुक्ती दोष हा अत्र न संभवत या ठिकाणी पुनरुक्ती दोष येत किंचित लेश त्याचा संभवत नाही त्याच कारण मी आपल्या स्वरूपाशी एक रूप असूनही एकच रहस्य प्राप्ती जाता ह्या रहस्य हे आपलं जे समजलं ते तुमच्या कृपेने आजवर हे रहस्य मला समजलं नव्हतं कि नित्य प्राप्त आहे आणि अज्ञान नित्य निवृत्त आहे स्वरूप नित्य प्राप्त आहे व अज्ञान नित्य निवृत्त आहे हे जे रहस्य आहे त्यातलं ते फक्त आपल्या कृपेने समज बंधकाली बंधा भावा आहे पण समजले का असा प्रश्न आहे बंधकाली बंधाचा भाव आहे असं ते काळे पण हे समजलं होतं कृपेच वैभव आहे नित्य प्राप्त आत्मरूप आहे हे आपल्याला समजलं होतं का नाही हे गुरुकृपेने आपल्याला समजलं म्हणून महाराज म्हणतात की आपल्या कृपेचे हे वैभव आहे की मी हे भिन्न समजत होतो पण आपल्या कृपेने मी आता ते एक रूप समजतो वास्तविक या एकरूपतेमध्ये नित्य नित्य पुनरुक्ती दोष हा नाही व संभवित म्हणूनच तुमच्या स्वरूपाच्या ठिकाणी आता पुनरुक्ती दोष संभवत नाही हे तरी का म्हणाला मग इथे लोभे शब्दाचा अर्थ तुमचा आमचा जो लोभ आहे तो इथे लोभ घ्यायचा नाही लोभ शब्दाचा अर्थ काय करायचा लोभ शब्दाचा अर्थ करायचा करुणा हा करुण अर्थ का करायचा त्याचं कारण मागे गुरूंच्या वर्णनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हा शब्द वापरलेला आहे दोन तीन ठिकाणी वापरलेला आहे अगदी आरंभ्याचा वापर म्हटलेला आहे की आता उपाय वन जो आज्ञेता आहे वसंतो अमूर्तचे परिमूर्तो कारुण्याचा असे एका ठिकाणी म्हटलंय अर्थात दुसऱ्या प्रकरणात आरंभी पहिल्या जोवीत असं म्हटलंय आणि पुढे महाराज असं आविद्येचे आडवे वास्तविक आविद्येच्या याच्यामध्ये आहात चक्रामध्ये जीवपणाच्या सापडला होता त्या चैतन्याचे धावे कारुणने जो की त्या चैतन्याच्या करुणेने जो धावतो करुणेने जो त्याच्यामध्ये उपदेश करण्याकरता प्रवृत्त होतो म्हणून महाराजांनी गुरूंचं वर्णन केलं आपण आपण परमकारुणिक आहात जो भेटला संसार आहे साथ अरुण जो भेटलाचे हरिषिणू तो ज्ञानदानी सकरणू भजी जे गुरु तर आपल्याला शिष्य शरण आल्यानंतर त्या शिष्याच्या ठिकाणी महाभयंकर अशा स्वरूपाचा हा जो संसार संसारण जगामध्ये सगळ्यात भयंकर जर कुणी असेल तर संसार आहे बाकी सगळं भयमान्य भय आहे अनर्थ परंपरा जी आहे जन्ममरणाची ही अतिशय महाभयंकर ती न संपणारी असे भोगून सुद्धा संपत नाही कारण आपण जन्म जन्मानंतर जन्ममरणाचं दुःख भोगतो काही कर्म असा की जे भोगून संपणार आहे गुरुजींच्या शब्दात बोलायला झालं तर म्हणायचे काही दुःख मानिव आहे गरीबी श्रीमंती पण रोग दुःख जे आहे ते भोगाचं आहे की ते भोगूनही संपत नाही कारण आपण अनंत वेळा जन्म भोगलेला अनंत वेळा मृत्यू भोगलेला आहे पण जन्म मृत्यूच दुःख भोगूनही जन्म मृत्यूचं दुःख संपलं नाही हे त्याच्यात वैशिष्ट्य बाकी त्या सगळ्या दुःखांना कधीतरी समाप्ती आहे भोगानंतर तरी भोगा देव क्षया पण भोगानेही याचा क्षय होत नाही अशा प्रकारचं हे कर्म अशा प्रकारचं हे दुःख अशा प्रकारची ही जन्ममरणाची अनर्थ परंपरा अनर्थ परंपरा आपल्या कृपेने निवृत्त होते संसार आहे सा दारुणू जो घेतला ते हरी शिणू आणि ते ज्ञानदाने भजन करावं त्यांची सेवा करावी असं जसं म्हटले त्याप्रमाणे इथे महाराज म्हणतात की आपण करुणावंत आहात म्हणूनच तूच म्हणून इथे म्हटले महाराज तूच म्हणून या म्हणण्याचा तात्पर्य अर्थ असा आहे आम्ही निखळ मा तुझे परिलोभे म्हणती माझे आम्ही निखळ आपल्या होत आपल्या स्वरूपाची एकरूप आहोत मग असं असूनही तुम्ही आम्हाला आपलं माझं म्हणता त्याचं कारण तूच म्हणून असे सद्गुरु आपण आहात परमकारुणिक का आपण आहात म्हणून आपल्याच ही गोष्ट शोभते तरी कुणाला ही गोष्ट शोभणार नाही हा त्या म्हणण्याचा अर्थ आहे कि लोभे शब्दा पर प्रियाची परम सीमा तो भेटी मऊली आत्मा अर्थ कराला हरकत देवक एकमेव सचित आनंद घन स्वरूप है स्वत परम प्रेम है जसं प्रत्येकाचं आपल्या आत्मस्वरूपावर प्रेम आहे किती प्रेम आहे सांगता येत नाही म्हणून स्वरूपाचं परमप्रेमात पदत्वात आनंद रूप आहात आणि प्रेमाचं काय निमित्त आहे म्हणून विचारलं तर सांगता येत नाही निरुपचार प्रेमात विषय होय जो प्रेयोत्तमा तो आत्मानोय मला म्हणतो तोच आत्मा आहे कारण त्याला निमित्त नाही प्रत्येकाच्या प्रेमाला काहीतरी निमित्त आहे इथे निर्निमित्त प्रेम असल्या याला काही दुसरं सांगता येत नाही म्हणून तोच त्याला बाळा कशी गंमत आहे महाराज म्हणतात की देव हा एकटाच स्वतः सच्चिदानंद रूप असताना त्याच त्याच्यावर तो स्वतःचा स्वतःला परमप्रिय आहे स्वतःचा स्वतःला कधी अप्रिय होत नाही अशा प्रकारचा जो तो देव तो काय म्हणतो कि हा माझा आहे या म्हणण्याचा अर्थ होतो तो त्याला स्वतःलाच माझ म्हणतोय दुसऱ्याला माझ म्हणण्याच्याऐवजी तोच त्याला तो स्वतःला माझ म्हणत आहे म्हणून स्वस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण निर्दवंद्व स्थितीमुळे त्या एकत्वाच्या एकजिनसीपणामुळे एक तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझ म्हणूनही भेदाच भार तिथे निर्माण झालंच नाही या भेदाचं भार ओझ निर्माण न होण्याचं हे मुख्य कारण आहे नाही तर माझं म्हटल्यानंतर भेदाचं भार ओझ व्हायला पाहिजे होत पण आपण मला माझं म्हणूनही भेदाचं भार ओझ निर्माण होत नाही त्याचं कारण काय भेदाचं भार ओझ निर्माण न होण्याचं हे मुख्य कारण आहे की माझं म्हणत असताना आपण एकमेव अद्विधी असून आपणच आपल्याला माझं म्हणत आपण स्वतःच स्वतःला माझं म्हणत असल्या इथे भेदाचं भार निर्माण होत नाही कारण हे म्हणणं वाचारंभ जिथे वस्तुत्व अस्तित्व असून माझं म्हटलं जातं भिन्न सत्ता देऊन जिथे माझं म्हटलं जातं तिथे भेद निर्माण होतो भेदाचा भार निर्माण होतो ओझ निर्माण होत पण महाराज म्हणत तिथे वाचारंभण असल्या कारणाने माझं म्हणण्यामुळं भेदाच्या भार ओझाचा पत्ता नाही अजिबात तिथे नाही भार ओझे तुम्हाला अजिबात नाही काय म्हणून लुटूपुटी जर एखाद्याने सांगितलं घेतले कारण लुटूपुटीचे माझं स्वतःच स्वतःला आणि माझं म्हणणं कारण देवभक्त पण तुम नाही भिन्न असं असल्या कारणाने अभिनंदवा मध्ये माझं म्हणणं याचा अर्थ वाचा हा, हा नक्की महत्वाचा आला मग काय ना हे सांगितलं असं सांगितलं की एकतारखा फायदा अजून पूर्ण असेल तर ते बोलणाऱ्याला जोड नाही गोरगी फायदा नाही असे वृत्ती होत तेल तर थी दो थी दो थी दो थी। एका बाजून शिष्याचा फायदा आहे <laughs> जरी गुरुचा फायदा नाही ते आपल्या स्वरूपावर निभ्रांत आहे पण शिष्याला जी भ्रांती होती ती निवृत्त होते दृष्टा स्मृती लब्ध अज्ञानाची निवृत्ती होती आहे स्वतःच स्वतःला स्मरण होत आहे असा लाभ त्या शिष्याला होत असल्यामुळे त्यात पुनर्वृत्तीचा दोष येण्याचं काही कारण बोध होईपर्यंत शंका आल्या तोपर्यंत सांगत राहिले काय तोस मी गतसंदेह करिशे वचन चव मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्मविज्ञानाला प्राप्त झालो ह्याचा अर्थ कसा मी प्राप्ताच्याच प्राप्तीला प्राप्त झालो आहे <tune> गेह म्हणजे संधी हा निवृत्त झाला प्राप्त झाला आह त्याचा शेवटी जरी तिथे आताची प्राप्ती असा शब्द वापरला नाही तरी मी मला प्राप्त झाला हो म्हणण्याचा अर्थ माझ्या स्वरूपाला मी प्राप्त झालो आहे तुझ्या स्वरूपेने मी मला प्राप्त झालो असं पुढे म्हटलेलं आहे असं असल्या कारणाने मीच मला प्राप्त झालो असा त्याचा अर्थ होतो तात्पर्य अर्थ एवढाच आहे की मी सच्चिदानंद घन देव एकटात एक नांदत असताना देव मला माझ म्हणतो या म्हणण्यामध्ये पुनरुक्ती दोष येत नाही इथे भेदाचा भारत येत किंचित निर्माण होत नाही किंवा पुनरुक्ती निर्माण होण्याचं कारणच नाही पुनरुक्ती निर्माण होण्याकरता लागणारा जो भेद होत नाही तर मग पुनरुक्ती येईलच कशी येण्याचं काहीही कारण नाही मग व्यवहार कसा झाला तर कल्पित भेदाने झाला तो सुद्धा नाममात्र भेद आहे वस्तुगत भेद नाही कल्पित बौद्धिक सत्तेने सुद्धा भेद नाही केवळ नाममात्र वाचारं म्हण फक्त असं आपल्याकडनं घडलेला आहे आता या म्हणण्यात तात्पर्य अर्थ आहे आम्ही निघत माझ तुझ्या म्हणण्यामध्ये कायम भाऊ वाचारा म्हणत बरोबर आहे ते जर जाणकार आहेत आणि म्हणतायत की आम्ही निखळ तुझेच आहोत तुझ्यात आणि माझ्यामध्ये भेद नाही तुझं मज नाही भेद सहज केला विनोद एकदा देवाना म्हणायचं आणि एकदा भक्तांना म्हणायचं एकदा देवाना म्हणायचं एकदा भक्तांना म्हणायचं देव म्हणतो की तुझं मज नाही भेद सहज केला विनोद भक्तांनी म्हणायचं तुझं मज नाही भेद सहज केला विनोद कारण वस्तुस्थितीने दोघेही एकाच बोधावर आता आरूढ झाल्या असल्याकारणाने असं म्हणायला काही हरकत नाही म्हणायचं ठरलं किंवा म्हटलं तर आता सांगितल्याप्रमाणे भेदाचा भार न होता हे म्हटलेलं आहे हे केवळ नाम मात्र आहे वाग मात्र व्यवहार आहे वस्तुगत भेद याच्यामध्ये निर्माण झालेला नाही असं समजायच नाहीतर या म्हणण्याला विशेष महत्व राहणार किंवा याचं परिवर्तन माहिती म्हणजे गुरुस्तु मौनम व्याख्यान शिष्यस्तु चिन्ह संशय असाच खरा त्याचा अर्थ ह्या म्हणण्याचा अर्थ हाच आहे ना। जरी आता तुमचं आमचं संगती सांगत आहोत आपण पण याचा अंतिम काय याचा अंतिम हेच आहे वटवृक्ष वुरो काय संगती आहे किंवा आचारंभण ही त्याची संगती आहे दुसरी कोणतीही संगती याची इतक्या उचित रूपाने सांगितली जाणं शक्य नाही बाकीचा विषय आपण बोलवा कुंडली गोरध विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार कि <clears throat> <clears throat> हे श्री गुरु राया आपण कोणाच काही घेत नाही म्हणजे आपलं देत नाही असं असूनही भुगीची गौरव आणि आपलं ऐश्वरी असा आहे कि हाँ तो कि गुरुशिष्या सोह भोगता आश्चर्य हैवल है मैं ज्ञानेश्वर महाराज का अर्था है शब्द नहीं अन्या कि न गृण से का नहीं इतक नवे तो स्वयं व अन्यस्मयी न यक्षसी दुसर का इतक नवे आसा नहीं। गुरु जाला तो योग्य योग्य हैरुपाने करता है। है सहज ही लक्षा जोग नहीं असं वरपंग शब्दात महाराज म्हणतात किंवा या शब्दाचा वरपंग अर्थ आहे उत्तान अर्थ या म्हणण्यात असा आहे की शिष्याचं काही घेत नाही ह्या शब्दामध्ये असा आहे उलट तर आमचं असं म्हणणं आहे की गुरु ते इतकी काही शिष्याचं घेत असतील तर तो काय घ्यावं काय द्यावं असा विषय जर निर्माण झाला तर गुरुवंती शिष्य वित्ता का गुरव विरला विरळे आहेत असं सांगण्याच तात्पर्य महाराजांना ते काय सांगायचंय तर महाराजांना असं सांगायचंय कि शिष्याचा जो भ्रम आहे त्या भ्रमाला ते स्वीकारित आहे शिष्याचे भ्रम न गृहणारी शिष्याच्या ब्रह्माचा तू स्वीकार करीत नाही आणि स्वकीय जो बोध आहे स्वतःच जे स्वरूप आहे ते तू कोणाला देत नाही म्हणजे असं का त्याचं कारण असं की गुरु शिष्य हे जर स्वरूप आहे गुरु आणि शिष्य हे जर केवळ अखंड एकरूप आहे तर मग ग्रहण आणि दान ही गोष्ट वास्तविक घडेल काय तर घडणार गुरुशिष्योह चिदेकरूपत्व ग्रहण दाने नास्तविके ग्रहण दान हाथ दो वस्तविक स्वरूप शकत नहीं का एक रूप है गुरुशिष्योह चिदेकरूपत्व ग्रहण दाने न वास्तविके ग्रहण दान हाथ दोन गोष्टी वास्तविक स्वरूप ने हो सकत नहीं का एक कारण दोगे एक रूप आहे। क्या मौली ने एक अद्वैति का देने घे हैं अद्वैत म्हटल्यानंतर तिथे घेण्यात येण्याचा व्यवहार होतो काय होत नाही तरी पण गुरु या नावाने सर्वत्र आणि गौरव केला जातो ही गोष्ट मात्र आश्चर्याची आहे की गुरु आणि शिष्य हे दोघे एकरूप असताना त्यांच्या स्वरूपामध्ये येतकिंचित भेद नसताना किंमना भेद नसल्या कारणाने त्यांच्यामध्ये ग्रहणदानाचा व्यवहार घडत नाही असं असूनही आपल्याला गुरु म्हणतात आपला विशेष गौरव करतात हे मोठं आश्चर्य आहे असंच त्या म्हणण्यात तात्पर्य शास्त्र तर खरं असं आहे म्हणजे याच्या पूर्वीच ज्याचं आपण आता वर्णन करतो याच्या पूर्वीच की प्रथम जेव्हा गुरुला शरण जातो त्यावेळी त्याने काया वाचा मनाने सर्वतोपरी गुरुंना शरण केलं पाहिजे या शब्दाचा अर्थ सोंडाने म्हणायचं कि काया वाचा म्हणेकरून मी आपल्याला शरण आहे सर्व तुम्ही आपल्याला अर्पण आहे गुरुंनी जर एखाद काम सांगितलं तर मग म्हणायचं जरा था थांबा मी विचार करतो म्हणजे काय झालं म्हणजे अर्पण नाही तासा त्याच असं प्राथमिक के वर्णन केले की समर्पणाचं वर्णन करते वेळी सर्वस्व गुरुना समर्पण करण्या केल्यानंतर महत्वाची गोष्ट अशी आहे की गुरुजी असं म्हणत असत नेहमी की आपल्या गुरुना आपण दान देऊ नये कारण त्यांचं म्हणल्यानंतर दान कसा तू देऊ शकतो हो त्यांचंच आहे तसे सर्वस्व जर आपण आहोत ते देतील ते आपण घेऊन त्यांच्यात राहणं हे विशेष महत्वाचं आहे म्हणजे त्यांना दान करता येतील त्यांना भिक्षा घालता येत नाही कारण दान करायचं म्हणजे हात असा भिक्षा द्यायची म्हणजे असा <coughs> ते झाले कनिष्ठ आणि आपण झालो श्रेष्ठ हा श्रेष्ठ कनिष्ठ भाव कसा निर्माण होतो तो बघा बारकाव्यानं म्हणजे कळेल उचलून आपल्याला देता येत नाही म्हणजे दान करता येत नाही त्यांना भिक्षा घालता येत नाही त्याही पुढे जाऊन सांगायचं म्हणजे शास्त्र जसा की आहे ते सकळ कृष्णा अर्पण न कळता मन तुझे भावी जी वस्तू जिथे आहे ती वस्तू तिथे ती त्याचीच आहे फक्त ती माझी आहे म्हणतो हीच गोष्ट त्यातून ती माझी आहे असं म्हणणं हा त्यातला मुख्य भाग आहे म्हणून त्याचं तादात्म्य सोडणं हे अत्यंत महत्वाचं उलट सात्विक दानामध्ये असं म्हटलंय देशे काम सात्विक म्हणत असताना असं म्हटलंय कि जो माणूस दातव्यमिती यन दियते नकारणे माझं कर्तव्य आहे समजून दान करणं आणि परत फिढीची अपेक्षा चित्तात न ठेवणं आणि हे करत असताना स्वसत्ता निवर्त पुन्हा आपली त्याच्यावर सत्ता असता कामा दान करतो पुन्हा सत्ता सांगतो म्हणजे दिलंच ना असा अर्थ की महाराज हे पैसे घ्या आपण याचं अन्नदान झालं पाहिजे हे पैसे घ्या आपण मुलांना टोप्या घातल्या पाहिजेत ते टोप्या घालायचं घालायचे असतील तूच घाल कोणाला टोप्या घालायच्या असतील तर मी ते काम करीत नाही ते अवघड काम आहे दादांच्याकडे तात्यांच्याकडे अगदी आत्तापर्यंत असा अनुभव आहे ही गोष्ट स्वानुभवाने पटण्यासारखे मला पटलेली आहे की आपण एखाद्याने जर आपल्याला दिलं तर आपण म्हणा त्याला की मी या पैशाचा दुरुपयोग करणार तो देणारच का मला दान ह्या शब्दाचा अर्थ असाय की आता आपली सत्ता संपली त्या द्रव्याचं त्याने काय चांगलं करावं का वाईट करावं हे आता आपल्या हाती नाही आपण त्याला दिलं त्याच्या हाती आता <laughs> पण माणसाची अशी वृत्ती होत नाही त्याला असं वाटत की माझी पाठी लागली पाहिजे मी सांगतो तसा विनियोग झाला पाहिजे माझ्या मनाच्या विरुद्ध जर विनय होत नसेल तर मी दिलं त्याचं काय झालं मी दिलं त्याचं चीज काय माझं दिल्याचं सार्थक काय असं माणसाला शेवटी वाटत पण दान केल्यानंतर आपली सत्ता राहत नाही माणसाच्या गोष्ट ध्यानाच येत नाही दान या शब्दाचाच अर्थ असाय की आता माझी त्याच्यावर येत किंचित सत्ता नाही मी त्याच्यावर आता रतीमात्र रहात सत्ता रहात गाजवणार नाही की म्हणून सत्तेचं स्मरणही असता कामा हे आहे दानातलं असं सांगायचंय समर्पण आपल्याला गंगा ज्याप्रमाणे समुद्रामध्ये सर्वस्व समर्पण होते चिरस्थिरतेला पावते पुन्हा आता ती वेगळी शिल्लक राहत नाही त्याप्रमाणे आपलं व्यक्तित्व आपला देह आपला अहंकार आपली बुद्धी आपलं मन आपली वाणी व तत्संबंधी सर्व पदार्थ श्री गुरुंच्या केल्यानंतर आपला देह संबंधाने असलेला जो परिच्छिन्नतेचा भरम तो सर्वत्व निवृत्त होऊन मी ओतप्रोत व्यापकतम बोधाला प्राप्त झाला असलो पाहिजे तर ते समर्पण होतं एरवी ते समर्पण होऊच शकत नाही हा त्यातला महत्वाचा भाग आहे हे झालं प्राथमिक आता हे सगळं केल्यानंतर श्रवण मनोनितीसनानंतर असं विचारांती ठरलं की ज्यावेळी मी माझ्या गुरुंच्या पासून स्वतःला भिन्न समजत होतो त्याही वेळी मी गुरूंच्याहून भिन्न नव्हतो हो गुरु आणि शिष्या आता आम्ही चित स्वरूप आहोत एक रूप आहोत अखंडा द्वय हेच जर दोघांचं मुख्य स्वरूप आहे किंवा भक्ती सुखालागी आपण पे वाटून दो हे असं जर खरोखरी आहे तर मग देणं घेणं कसं घडेल ग्रहणदान ही गोष्ट कशी संभावेल तर समर्पणात म्हणून संभवत नाही हे समर्पणाच्या पुढे गेला का समर्पणामध्ये निदान आता मी त्यांच्याशी वाहिलेलं आहे पूर्वी तरी काही अंशांनी उपाधिकृत भेद होता आता स्वरूपाने एकरूप झालो असल्या आता तसं म्हणायलाही शिल्लक राहिले अशा स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर शिष्याच काही घेत नाहीत आणि शिष्याला काही देत नाहीत हे कसं मग अद्वैतामध्ये देणं घेणं घडत नाही पदार्थ आहे देह समर्पण करायचा देहात असलेला देही जीव भाव तो श्री गुरुना समर्पण करायचा त्याच्यापेक्षा अजून काय जास्त असणार आहे तुकाराम महाराजांनी ठेवी ता पायी जीव थोडा असं म्हटलं शेवटी हे श्री गुरुराया तुमच्या पायी मी माझा जीव जरी समर्पण केला तरी तो थोडा ठरणार आहे तो लघु ठरणार आहे तो मी तुम्हाला असं नाही त्याही पुढे जाऊन सांगायचं शिवाजी महाराजांच्या सारख्या थोर एका महापुरुषाला उपदेश लिहिला आणि त्या शिवाजी महाराजांना असं लिहिलंय की मी तुला दिलेला हा उपदेश इतका महत्वाचा आहे की याबाबत तू तुझा ऐश्वर्याचा भाग तर सोडूनच दे पण तू तु तु तुझा मला जीव समर्पण केला तरी मी उपदेशा अक्षराची स्वर त्याला येणार नाही असं स्वच्छ लिहिलेलं त्याच्यामध्ये मो मला जर तुला सुखी करायचं असेल तर शेवबा एक उपाय आहे तो म्हणजे म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागा व्रत करा एकादशी गळा गळा मिळ मिळवा व्रत करा एकादशी म्हणवा हरिचे दात तुका म्हणे मज हे आत असं स्वच्छ शेवटी म्हणजे तुम्ही वारकरी वा म्हणजे मला समाधान आणि वारकरी वाच असाय तुम्ही अशा अद्वैत बोधाला प्राप्त व्हा वारकरी तो कि जो अद्वैत बोधाला प्राप्त झाला विनोद या अवस्थेला प्राप्त होणं हे खरं वारकऱ्याचं मुख्य लक्षण आहे आदर्श वारकरी कोण कि जो संत जीवन जगतो जो जीवनमुक्त दशेला पावला तो खरा वारकरी अस असल्या आपण असे वारकरी व्हा असा उपदेश तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना केलेला आहे त्यात सूक्ष्म चिंतन असं दिसून येत कि जीव म्हणजे काय हे जो आपण गुरुनाथ अर्पण करणार तर जीव म्हणजे तो कि निर्विकार कुटस्थ चैतन्य त्या चिद्रूप चैतन्याच्या अंतःकरणामध्ये बुद्धी मध्ये पडलेला आभास म्हणजे जीव बुद्धी आणि चैतन्य दोनच आहेत आभास नावाचा पदार्थ सिद्ध होत नाही प्रतिबिंबाला अस्तित्व का वेगळं विचारांती मुख आणि आहे का प्रतिबिंब आहे मुख आणि आरशाच्या संबंधाने प्रतिबिंबाला अस्तित्व नाही प्रतिबिंबाला अस्तित्व वस्तुत्व नाही केवळ प्रतिती आहे अगदी त्याच पद्धतीने जीव हा सुद्धा चैतन्याचं प्रतिबिंब असल्या त्याला वेगळं अस्तित्व वस्तुत्व नसल्यामुळे विचारांती जीवाची सिद्धीच होत नाही तर काय घेणार विचारांची जीवाती जर सिद्धीच होत नाही तर काय घेणार म्हणून कोणाचे काही न घेतील काही घेत नाही त्याच कारण का सगळ्यात मोठी गोष्ट आहे जीव ती शिष्य मी दिली गुरु म्हणतात द्यायला जीव सिद्ध होतोय कुठे तू तो का ची की वो कोठे जीव जीव असेल, तर तो भाकेल त्याप्रमाणे काही देईल तो करुणा भाकायला जर वेगळा शिल्लक राहत नाही तर द्यायला कसा शिल्लक राहिलो म्हणून द्यायलाही भिन्न सिद्ध होत नाही व करुणा भाकायलाही तो सिद्ध होत नाही करुणा भाकणे व समर्पण करणे या दोन्ही कारणाकरता जीव देवाहून वेगळा सिद्ध होत नाही स्वरूपात आणि जीव वेगळा सिद्ध होत नसल्या कारणाने कोणाचे काही न घेणे पदार्थ सिद्ध होत नाही आता आपल्याला सांगायचं कारण ते मी पोगाने सगळं तुम्हाला थोडक्यात धावत्या रूपाने सांगितले असतात पण सगळ्यात महत्वाचा जो जीव तोच जर विचारांनी सिद्ध होत नाही बाकीचे पदार्थ देणं घेणं वगैरे जे मी तुम्हाला सांगितलं सगळं माईक पदार्थ त्याच्याहून कार्यपदार्थाच्या सगळ्यात अत्यंत अंतरंग रुपाने ज्या जीवाचं आपण वर्णन करतो तो जीव जर विचारांती सिद्ध होत नाही तर तू काय देणार म्हणून शिष्याचं घ्यायचं झालं तर जीवत्व घ्यायचं पण तो जीव वेगळा सिद्ध होईल तर घ्यायचं ना श्रीगुरु सांगतात की विचारांती तुझा जीवच सिद्ध होत नाही तर कोणाची काही न घे हे म्हणणं बरोबर आहे दुसरी गोष्ट गुरु दान करता काय करतात आचार्यांच्या साख्या थोर महापुरुषांनी सुद्धा चलिले स्वीयम साम्यम विधाते द्यायचं ठरलं तर सगळ्यात मोठं दान आहे ब्रम्हत्व देणं विचारांचे असं दिसून येत की ब्रम्हत्व देण्यासारखी गोष्ट नाही ब्रह्मत्व त्याचं ऐकत पूर्वीच सिद्ध काय नित्य सिद्ध ब्रम्हत्व असल्यामुळं श्री गुरु कोणाला काही देत नाही आणि जीवाची वेगळी देवभावाहून देवस्वरूपाहून गुरुस्वरूपाहून शिष्याची सिद्धीच घडत नाही म्हणून ते काही घेत नाही घेत नाही अर्थ असाय स्वभिन्न पदार्थ सिद्ध होत नाही म्हणून काही घेत नाहीत आणि देत नाहीत ह्या शब्दाचा अर्थ ब्रम्हत्व नित्य सिद्ध असल्या ते देत नाहीत काय देणार देऊन देऊन काय देणार तो जीव ब्रम्हरूप मुळचा आहेत तो का म्हणे हा तो स्वयं परब्रह्म तो परब्रह्म स्वरूप आहे काय देणार त्याला माईक पदार्थाच्या देण्या घेण्याचा विचार करण्याची ही जागा नसल्या कारणाने त्याबाबत आता मी आपल्याला काही सांगत नाही फक्त अत्यंत अंतरंग माऊलीच्या म्हणण्यातला अभिप्राय काय अंतरंगत कि कोणाचे काही न घेसी आणि कोणाला काही न दे कोणाचं काही घेत नाही कोणाला काही देत नाही कारण अद्वैत स्थितीमध्ये देणं घेणं संभवत नाही आणि समजा विचारच करायचा देऊन देऊन काय द्यायचं सगळ्यात मोठं असतं जीव द्यायचा पण तो जीव वेगळा सिद्ध होत नाही म्हणून देता येईल म्हणून गुरु काही घेत नाहीत असा झाला आता गुरु काही देतात का हो देऊन सगळ्यात मोठं दान म्हणजे काय कैवल्य दान करणं मोक्ष दान करणं ब्रह्मस्थिती दान करणं पण ब्रह्मस्थिती विचारांची जर त्याची पूर्वसिद्धच आहे तो सदाचा जर ब्रह्मरूप आहे नित्यमुक्त आहे तर त्याला काय देणार म्हणून कोणाला काही देतही नाही घेणंही नाही नाही असं असल्याकारणाने असं आहे वस्तुस्थितीने तरी पण आम्ही म्हणताना काय म्हणतो की श्री निवृत्तीनाथ हे आमचे श्रीगुरु आहे निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव निवृत्तीची राणी निवृत्तीची असं म्हणून आम्ही अशा रूपाने ज्ञानेश्वरी मध्ये मंगलाचरणाच्या रूपाने किंवा या प्रकरणामध्ये दुसरं प्रकरण या रूपाने किंवा आता चाललेल्या या चार पाच व्याच्या रूपाने मी आपलं वर्णन करतो आपण माझे गुरु आहात असं मी म्हणतोय हे पण खरं जिथे देणं घेणं घडत नाही संगती लावावी सांगायचं झालं तर हा गुरु गौरव मात्र आहे गुरु रुपाने आपण मिरवत मिरवता ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे अशा स्थितीत आमच्या आपण गुरु झाला किंवा आमच्या गुरुपणाला आपण प्राप्त होता गौरवा की आश्चर्या गोष है परिपूर्ण स्वरूप नाही दे हाथ गौरव है आता जर गौरव करायचा ठरला तर अद्वैत स्वरूपामध्ये देणे घेणे नाही परिपूर्ण स्वरूपामध्ये दे देणे घेणे नाही हेच आपल्या एकंदर स्वरूपाचं वैशिष्ट्य आहे हाच आपला विशेष आहे कि मोहना सामान्य विशेष भाव रहित असणं निर्विशेष सत्सामान्य रूपाने उर्वरित राहणं हेच आपल्या वैभवाचं वर्णन आहे हेच यातलं खरं आश्चर्य आहे किंवा ही तिथली वस्तुस्थिती आहे यापैकी आपण काहीही समजा म्हणून महाराज म्हणतात जो कोणाचे काही दुसऱ्याचं काही घेत नाही दुसऱ्या जो जीव आहे तो तो घ्यायला सिद्ध होत नाही आपला ब्रह्म भाव द्यायचा तर ब्रह्म त्याच्या ठिकाणी आहे का अगोदर म्हणून मी कोणाला आपण काही कोणाला देत नाही व कोणाचं काही घेत नाही असं असल्या कारणाने आपल्या ठिकाणी गुरुत्व कसं पण असं असूनही गुरुत्व आपल्याला प्राप्त झालं हे मोठं आश्चर्य नवल आहे कोण जाणे ह्याच कोण जाणे देण्या घेण्याचा स्वभावात नाही नसताना सुद्धा तसे गुरु गुरुत्वाला पावले वाचारंभण आहे हा काल सांगितलेला अनिल वचन म्हणजे अनिल वचन म्हणजे सांगता येत नाही असा अर्थ करायचा मिथ्या असा अर्थ करायचा नाही सांगता येत नाही काय सांगणार आता अद्वैता मध्ये देणं घेणं नसतं मी तरी काय सांगणार आपल्या म्हणून आश्चर्य मोठा आश्चर्य मीच मागे आपल्याला आणि आपल्या नावाचं वर्णन करते वेळी म्हणालो हे खरोखर आश्चर्य निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरो निवृत्तीची राणी निवृत्तीची हे इथलं खरं आश्चर्य आहे असं महाराज म्हणतात गुरुत्व जेवडा गुरु पंगु आपण गुरुत्वाने जेवढ्या आपण चांगले आहात जेवढ्या आपण ठोस भरीव आहात गुरुत्वाने जेवढ्या आपण वजनदार आहात गुरुत्वाने जेवढ्या आपण श्रेष्ठ आहात सर्वोत्तम आहात उत्तमात, उत्तम आहात उत्तम आहात सर्वापेक्षा उत्तम आहात आता याच्यापेक्षा उत्तम काही नाही असे आपण उत्तम आहात एवढा लघू बर एवढे जसे श्रेष्ठ आहात एवढे जसे वजनदार आहात अगदी त्याच पद्धतीने या संसारसागरातून तारून आणि ने तारून नेण्यासाठी योग्य असे आपण हलके पण आहात भोपळ्यासारखे गुरु लघु तुझा कडे गुरु लघु हे जो जाणतो हा गुरु आहे हा लघु आहे असा भेद ज्याच्या लक्षात येतो आपण लक्षात ठेवा की ज्याच्या बुद्धीत असा भेद येतो तो, तो आपल्या स्वस्वरूपाला जाणणारा नसला पाहिजे म्हणजे तो अज्ञानी असला पाहिजे लघु गुरु हा भेद अज्ञानांच्या आपण लघोही आहात आणि गुरु किंवा लघु आणि गुरु याहून विवर्जित आपल्या स्वरूपाने आपण आहात असा या म्हणण्यात शब्दशः अर्थ आहे उत्ताहन अर्थ त्याचा हा आहे सूक्ष्म विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल मागे निमुद्दले, बैसला गुरुत्वाचे नासुनी, लघुत्वा ना गुरुत् हो नदैजन करताबत विशेष खुलासा तिथि है नुकत स्मरण करते दुसरी एक गोभी अनवटे जेने तरी जे। नहीं माया जला जीव बुड़ होता आणि आपण म्हणे त्याला तारता घनवट गुरु म्हणजे घनवट पदार्थ भरीव पदार्थ वजनदार पदार्थ त्या भरीव पदार्थाने घनदाट घनवट पदार्थाने आणि आपण तारता मोठा आश्चर्य जेणे तर आहे नुरजे कवणे ही खाई तो तरून गेल्यानंतर कोणत्या ठिकाणला जाऊन कोणतं म्हटलं तर तेही सांगता येत नाही मोठा आश्चर्य आयलाच थडी आयली ठरले मायाजळ विचार करायला लागल्यानंतर मायाजळाची नाहीची सिद्धी होते मायाजळ नाही गुरुत्वाला पावले कसे गुरु म्हणायचं घनवट म्हणायचं ते तारायला समर्थ कसे झाले या विषयी आपण मागच्या त्यावेळी विशेष खुलासा केलेला आहे आता पुन्हा खुलासा करून रिपिटेशनचा दोष घेण्याची आवश्यकता नाही इथे मात्र सहा दिले हरकत नाही तेव्हा महाराज म्हणतात हे श्री गुरु आपलं जे शुद्ध स्वरूप आहे तोही परमात्मनी शुद्ध ब्रह्म ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी शिष्य रूपेन गुरुत्व चिंचित आपण शिष्याचे गुरु आहात असं जे काही थोडस बोललं जात ते सुद्धा जे आपल्यापासून दूर आहेत त्यांच्याकडून बोललं जात आपल्या कृपेत ज्यांना सान्निध्य लाभलं ज्यांनी आपली जवळीक संपा त्यांना ही गोष्ट वाटत डोक्यात नहीं जी कृपा विहीन है अपने कृपेपासन अत्यंत दूर गेकी लोकानत श्री गुरु आए गुरुत् हा शिष्य आहे असा भेद त्यांच्या बुद्धीमध्ये कल्पिला जातो विवेकी जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने मात्र म्हणजे जे कृपेला पात्र आहेत त्यांच्याकडून हा भेद जाणला जात नाही ते भेदाला कधी असं म्हणत नाही उलट गुरु आणि शिष्य या भावाने एकभर मत नाणत असं ते समजतात किंबहुना जे गुरु आणि शिष्य देव आणि भक्त असा देवस्वरूपात भेद पाहतात ते तुझ्या कृपेपासून दूर आहेत असं समजायचं आणि जे अभेद पाहतात तेच तुझ्या स्वरूपाला किंवा असा भेद पाहत नाही तेच तुझ्या कृपेला पात्र आहेत असं आपण समजायला हरकत नाही सारांश स्थूल देहाचा जर आपण विचार करू लागलो तर मी आणि माझ हे स्थूल शरीरामध्ये राहतात मी पणाची वृत्ती जोपर्यंत मी तुम्हाला बोलण्यानं आहे असं समजू नका मी चार तास असं आपल्याला प्रवचनात सांगू शकेन की अहमाध्यस कसा आणि मध्यास कसा अहमाध्यासामध्ये मध्यासामध्ये अन्योन्याध्यास कसा आहे संसर्गाध्यास कसा आहे स्वरूपाध्यास कसा आहे केवळ संबंधीचा अध्यास कसा आहे संबंधीचा हित संबंधाचा अध्यास कसा आहे अनेक तऱ्हेने या अध्यासाच मी वर्णन आपल्याला सांगू शकेल हे सांगणं किंवा त्याचं विवरण करणं हा केवळ बुद्धिविस्तार आहे हा वाघविस्तार आहे या विस्ताराप्रमाणे या वाघ व्यवहाराप्रमाणे काही आंतरक्षणात वस्तुत्व आहे का नाही त्याचा काही पाझर हृदयाला फुटलाय का नाही म्हणजे हार्दिक विकास काही झालाय का असा जर आपण ठेवायचं आणि ही भ्रांती निवृत्त झाली तर त्याच्या ठिकाणी स्थूलदेहाचा तादात्म्य नाही असं समजा तो मोठा व्यवहार करूनही नाही आणि अल्प व्यवहार करून किंवा न करूनही नाही अगदी दरिद्री असतात फुटपाथ वर झोपतात एका गाढवावर राहील एवढा प्रपंच असतो ते बद्ध असतात आणि मोठा प्रपंच करूनही मुक्त असतात म्हणजे मग मोठा प्रपंच करणारा मुक्त असतात असं तुमचं म्हणणं आहे का असं नाहीये देह तादात्म्य भ्रांती ज्याची निवृत्त झाली त्याचा तो मोठा प्रपंच असो का छोटा प्रपंच असो का नसो तो मुक्त आहे एवढी गोष्ट बहिरंगतेवर अन्नमय कोशाचा निराश झाला त्याही पेक्षा सूक्ष्म चिंतन असं आहे की मी करता आहे मी भोगता आहे अशी वृत्ती असणं कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असणं हे सूक्ष्म शरीराच लक्षण आहे त्या भ्रांतीची निवृत्ती होणं याचं नाव सूक्ष्म शरीराचा निराश झाला किंवा तीन वाढ विस्तार आपण पाचव्या तरंगात सांगितलेला आहे आपण तिथे पाहावा आता आपल्याला तात्पुरत कामापुरत सांगायचंय त्याही पुढे जाऊन कारण शरीराचा जा म्हणजे अज्ञानाचा आनंदमय कोशाचा कारण स्वप्ती हमे न दृश्यते दुःख दोष प्रवृत्त या संसार असतो सातती पुढता पुढती वीरा जरी नाही येता स्वप्न जागरा तरी ब्रम्ह भावाचा चो कारा म्हणू येता अशा अवस्थेला तो पावलेला असतो आणि याला म्हणायचा आनंदमय कोश त्या आनंदमय कोशामध्ये तो निराश कस ओाय अज्ञान निराश जला है रूपान ओखाए कि श्रेष्ठ कनिष्ठत्व जो पर्यत चित्त अपना अज्ञा है समझाए आपण अज्ञानमय कोशात आपण अडकलेल्या एक लक्षण आहे जसं या दोन शरीराच्या निरासाच लक्षण ऐकलं तसं हे तिसऱ्या शरीराच्या निरासाच लक्षण ऐकत आहे तादात्म्या कारण शरीराशी तादात्म्या असणार्या जी गोष्ट अशी म्हणजे कारण शरीर आज्ञान मी आहे त्याच्याशी तादा अहम आज्ञा हा अशी त्याची प्रती येते माणसाला अशा रूपाने त्याची प्रती येते हा ज्याच्या ज्ञानाचा आकार आहे अशा प्रकारची जी देह तादात्म्य ती ती बाहेर होते असणे कदाचित कित्येक लोक आपल्याला मी हळूया असं दाखवण्यासाठी एवढीच न्यूनगंड धारण करून आपलं खालीच बसायचं दूरच बसायचं बसायचं नाही आणखीन काहीतरी असे भावाभाव दाखवायचे